अध्याय दोनशे चाळीसावा योग साधन वर्णन व्यास म्हणाले हे सत्पुत्रा तुझ्या प्रश्नावरून मी शांखज्ञानाशी संबद्ध असलेल्या या बरोबर सांगितल्या आता तुला योगा योगासंबंधाने सर्व कर्तव्य सांगतो ऐक बाशुका इंद्रिय आणि मन यांना पूर्णपणे बुद्धिस्वरूपी बनवून बुद्धीचाही निरोध करणे हेच विश्वव्यापक अशा आत्म्याचे अत्युत्तम ज्ञान होय अंतःकरणाचा आणि बाह्येंद्रियांचा निग्रह करून ध्याननिष्ठ बनून आणि आत्म्यावर प्रेम ठेवून शास्त्र शास्त्रतत्वांचे ज्ञान असलेल्या यमनियमादीसहित संपन्न पुरुषाने गुरुच्या तोंडून हा ज्ञानाचा प्रकार समजून घ्यावा याचे ज्ञान होण्यास ज्ञानी लोकांनी वर्णिलेल्या काम क्रोध लोभ भय आणि निद्रा या पाच योग योगदोषांचा उच्छेद केला पाहिजे क्रोधाचा शांतीने व कामाचा संकल्प त्यागाच्या योगाने जय करता येतो बुद्धीच्या योगाने अनेक वस्तूंचे अनुशीलन केल्याने निद्रेचा उच्छेद करता येणे सुज्ञास शक्य आहे धैर्याचे अवलंबन करून जननेंद्रिय आणि उदर यांचे व्यविचाराधिकांपासून दृष्टीचा योगाने हस्तपादांचे कंटकाधिकांपासून मनाच्या निरोधाने नेत्र आणि कर्ण यांचे परस्त्री दर्शनाधिकांपासून आणि हृदय व वाणी यांचे यज्ञादिक क्रियांच्या अनुष्ठानाने वाईट वस्तूंच्या चिंतनाधिकांपासून रक्षण करावे सावधपणे राहिल्याने भीतीचा संबंध सुटतो आणि ज्ञानी लोकांची सेवा केली म्हणजे दंभाचा संबंध राहत नाही याप्रमाणे प्रत्यही आलस्य न करता ह्या योगदोषांचा जय करीत असावे अग्नी व ब्राह्मण यांचे अर्चन करावे देवतांना प्रणाम करावा अभद्रावाश वर्ज करावे आणि कोणाला पीडा होईल अथवा कोणाचा मनोभंग होईल अशा प्रकारचे भाषण करू नये योगाच्या मते सर्वास बीजभूत व सत्वगुणाचे प्राधान्य असल्यामुळे तेजोमय असे जे महत्त्व तेच ब्रह्म होय सर्व जग हा त्याचाच सार आहे या जन्मसंपन्न अशा ब्रह्माच्या नाना स्वरूपाने प्रादुर्भूत होण्याचा विचार हाच सर्व स्थावरजंगमांच्या उत्पत्तीचे कारण होय ईश्वर चिंतन अध्ययन दान सत्य निवृत्ती, सरलता, क्षमा शुचिरभूतपणा पवित्र आचरण आणि इंद्रियांचा निग्रह यांच्या योगाने तेजाची अभिवृद्धी होते व पापाचा क्षय होतो आणि अशा प्रकारच्या योगी पुरुषाने पुरुषाचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्याला तत्वज्ञान होते सर्व प्राण्यांशी सारख्या रीतीने वागून यदृच्छेने मिळेल तेवढ्यावर उपजीविका करून राहणारा लघु अन्न भक्षण करणारा सत्वगुण संपन्न पापमुक्त जितेंद्रिय आणि काम व क्रोध यांना आपल्या ताब्यात ठेवणारा जो योगी त्यानेच नंतर ब्रह्मपदाच्या प्राप्तीची इच्छा करावी त्याने मन व इंद्रिये यांची एकाग्रता करून समाधी लावावी आणि पूर्व रात्री व उत्तर रात्री अंतःकरणाची आत्म्याच्या ठिकाणी धारणा करावी पाच इंद्रियांनी युक्त असलेल्या ह्या योगी पुरुषाचे जे एकही इंद्रिय निग्रहशून्य होईल त्यातून छिद्र पडलेल्या चर्मपात्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याप्रमाणे त्याची बुद्धी गळू शकते ज्याप्रमाणे मत्स्यघाती पुरुष लबाड मत्स्याला प्रथम धरतो त्याप्रमाणे योगी पुरुषाने प्रथम मनाला आवरून धरावे आणि नंतर कर्ण नेत्र जिव्हा व घ्राण यांचा निरोध करावा नियमनिष्ठ योगी पुरुषाने अशा रीतीने या इंद्रियांचे संयमन करून ती अंतःकरणाच्या ठिकाणी जडवावी संकल्पाचा त्याग करून मनाची बुद्धीच्या ठिकाणी धारणा करावी आणि ध्येय वस्तूचे चिंतन करून पाच इंद्रिये मनाच्या ठिकाणी जडवावी असे केल्यानंतर पुढे ती पाच आणि सहावे मन ही आत्म्याच्या ठाई स्थिरपणे जडून राहतात आणि ज्याप्रमाणे अग्नीचा प्रथम नाश होतो व त्याच्या मागोमात उष्णत्वादिकांचा नाश होतो त्याप्रमाणे प्रथम इंद्रियादिकांचा नाश होऊन त्यांच्या संकल्पजन्य मलिनत्वाचा क्षय झाला म्हणजे केवळ अस्मिता स्वरूपाने महत्व गोचर होते ज्यादे निर्धुमाग्नि अथवा तेजस्वी सूर्य कि आकाशा विद्युत संबंधी अग्निस्तो ता आत्मा सूक्ष्म अशा बुद्धि ठाई प्रतीत हो अहंकारादी सर्व विकार अर्वत्र है ज्ञान होते कारण तो व्यापक है धैर्यवाद महाज्ञानी आणि सर्व प्राण्यांचे हित करण्याविषयी आसक्त असलेले जे मोक्षेच्छू महात्मे ब्राह्मण त्यांनाच त्या आत्म्याचा साक्षात्कार असतो याप्रमाणे काही परिमित काळपर्यंत तीक्ष्ण अशा नियमांचे उत्कृष्ट प्रकारे परिपालन करून एकांतात एकटे बसून योगाभ्यास करणाऱ्या पुरुषाला ब्रह्मस्वारुप्याची प्राप्ती होते पण त्या योगाच्या मार्गामध्ये अनेक विघ्न येत असतात काही प्रसंगी त्याचे अंतकरण कुठेही लय पावत नाही कधी त्याच्या वृत्तीला विक्षेप होतो अथवा कधी त्याचे चित्त आत्म्याकडे किंवा विषयाकडे कुठेही स्थिर होत नाही तसेच दिव्यगंधांचा आस्वाद मिळणे दिव्य शब्द कानी पडणे दिव्य स्वरूप दृष्टिगोचर होणे दिव्य रस आणि दिव्य स्पर्श यांचा लाभ होणे शैत्य व उष्णता यांची बाधा न होणे वायुतुल्य आकृती बनणे अर्थात अंतरधान पावून, वायुगतीने आकाशाधिकातून जाता येणे सकलशास्त्रातील गोष्टींचे आपोआप ज्ञान होणे दिव्य स्त्रियाधिकांची प्राप्ती होणे या सर्व गोष्टी योगाभ्यासाने घडून येतात तथापि ही योगमार्गातील विघ्ने आहेत यास्तव यांची प्राप्ती झाली असताही तत्वज्ञानी पुरुषांनी त्यांचा आदर न करता बुद्धीचेच ठाई त्यांचा लय करावा या गोष्टी बुद्धिकल्पित असल्यामुळे त्यांचा बुद्धीमध्ये लय करता येतो नियमनिष्ठ आणि मननशील अशा पुरुषाने प्रातकाली पूर्वरात्री आणि उत्तर याप्रमाणे प्रत्येकी तीन वेळा योगाभ्यास करावा पर्वताच्या शिखरावर पार बांधलेल्या वृक्षाखाली अथवा वृक्षाच्या पुढे बसून योगाभ्यास करावा योगी पुरुषाने इंद्रसमूहाचा निरोध करून द्रव्य संग्रहाकडे लक्ष असलेला मनुष्य ज्याप्रमाणे द्रव्य चिंतनच करीत असतो त्याप्रमाणे अंतःकरणामध्ये एकाग्रपणे नित्य अशा परमात्म्याचे चिंतन करीत असावे योगापासून अंतःकरण उद्विग्न होऊ देऊ नये ज्या योगाने चंचल अशा अंतकरणाचे संयमन करता येणे शक्य असेल त्याच उपायाचा इतर त्याग पूर्वक अवलंब करावा त्यापासून ढळू नये एकाग्र अंतकरण असलेल्या योगी पुरुषाने निर्जन अशा पर्वतावरील गुहा देवमंदिरे आणि निर्जन ग्रहे यांचे ठाई वास्तव्यासाठी जाऊन राहावे वाणीने क्रियेने अथवा मनानेही कोणाशी संबंध ठेवू नये सदैव उपेक्षा करीत असावे आहार नियमित ठेवावा आणि वस्तूची प्राप्ती झाली अथवा न झाली तरी अंतःकरणाची स्थिती सारखीच ठेवावी योगी पुरुषाचे एखाद्याने अभिवंदन केले अथवा त्याजवर कोणी अपशब्दांचा प्रयोग केला तरी त्या दोहोवर त्याची समदृष्टी असावी अभिनंदन करणाऱ्याचे शुभचिंतन अथवा अपशब्द प्रयोग करणाऱ्याचे अशुभचिंतन करू नये इष्टवस्तूचा लाभ झाला म्हणून आनंद पाहू नये व लाभ झाला नाही म्हणून काळजीत पडू नये सर्व प्राण्यांच्या ठाई समदृष्टी असावी व वायूप्रमाणे कोठेही एकत्र वास न करणे आणि कोठेही आसक्त न होणे हे गुण योगाच्या ठाई असावे याप्रमाणे अंतकरण स्वस्थ असलेल्या सर्वत्र समदृष्टी असलेल्या आणि प्रत्यही योगाभ्यास करणाऱ्या सत्पुरुषाला सहा महिन्यात परमात्म्याचा साक्षात्कार होतो मातीचे ढेकूळ पाषाण अथवा सुवर्ण यांना सारखेच लेखणाऱ्या वैराग्यसंपन्न पुरुषाने द्रव्योपार्जनादी मार्गामध्ये आसक्त झालेले लोक दुःख पीडित असतात हे लक्षात घेऊन त्या मार्गापासून निवृत्त व्हावे व मोहग्रस्त होऊन जाऊ नये एखादा निकृष्ट वर्णातील पुरुष असो अथवा धर्माचा अभिलाष करणारी एखादी स्त्री असो त्याना या मार्गाने गेल्यास सद्गदीची प्राप्ती होते अंतःकरणाचा जय केलेल्या योगी पुरुषाला बुद्धी मन आणि इंद्रिये। यांच्या योगाने प्रथम ज्या स्वरूपाचे ज्ञान होते तेच स्वरूप नादी पूर्वकालीही नवीनाप्रमाणेच असणारे कोणत्याही प्रकारच्या विकाराने विरहित सूक्ष्माहूनही सूक्ष्म व स्थूल आणि मोक्षस्वरूपी परब्रह्म आहे असे ज्ञान होते असो महात्मा महर्षीने बरोबर सांगितलेल्या या वचनाचा ज्ञानी लोक हे अंतःकरणात विचार करतात आणि युक्तीनेही त्याचे परीक्षण करून त्या योगे शास्त्रप्रसिद्ध असे ब्रह्मदेवाचे सारुप्य संपादन करतात आणि प्रलयकालपर्यंत त्यासह राहून शेवटी त्याच्याबरोबर मोक्ष पावतात ओम तत्स